वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्गबारावा रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण याने आश्रमाच्या आवारात प्रवेश करून अगच्छ्यांच्या एका शिष्याला गाठले आणि म्हटले दशरथ नावाच्या राजाचा ज्येष्ठ पुत्र बलवान राम आपली भार्या सीता हिच्यासह मुनींचे दर्शन घेण्याकरता आला आहे त्याचा मी भाऊ पण धाकटा लक्ष्मण नावाचा त्याला उपयोगी पडणारा त्याच्या इच्छेनुसार वागणारा आणि भक्त म्हणून तुझ्या कानावर कदाचित आले असे भगवंताचे दर्शन घेण्याची ऐकून तो तपसन बरे मना, असे म्हणून अग्निघरात त्यांना सांगण्यासाठी गेला लगबगिने जाऊन त्याने तपामुळे अत्यंत तेज संपन्न झालेल्या मुनींपुढे हात जोडले आणि राम आल्याचे सांगितले लक्ष्मणाने जसे सांगितले तसेच अगच्छ्यांच्या त्या मान्यवर शिष्याने त्यांना सांगितले की दशरथाचे दोन पुत्र शत्रू राम आणि लक्ष्मण भार्या सीता यांच्यासह आपल्या दर्शना करता आणि करता आश्रमात ते आले तेव्हा आता काय करायचे त्याची आज्ञा भावी, राम महाभाग वैदेही आणि लक्ष्मण यांच्यासह आला असे शिष्यांकडून ऐकताच ते म्हणाले राम फारा दिवसानंतर मला भेटायला झालाय आनंद झाला त्याने इकडे यावे अशी माझीही इच्छा होती जा आणि रामाच्या त्याच्या भारेसह आणि लक्ष्मणासह सत्कार करून माझ्याकडे त्यांना आत घेऊ नये त्याला लगेच का नाही घेऊन आलास धर्मज्ञ महात्मा मुनीने असे सांगितल्यानंतर प्रणाम करून तो शिष्य हात जोडून बरे आहे असे म्हणाला आणि बाहेर जाऊन गडबडीने लक्ष्मणाला म्हणाला कोण हा राम मुनीना भेटायला येणार त्याला येऊ दे स्वतःच त्याने आत यावे मग त्या शिष्याला घेऊन लक्ष्मण बाहेर आश्रमाच्या आवारात गेला आणि त्याने त्याला राम आणि सीता दाखवली त्याला होते ते सांगितले त्याने सत्कार केला मग राम लक्ष्मण आणि सीता यांच्यासह हो। आश्रम आशिला तो प्रशांत हरिण विपुल असलेला आश्रम पाहत पाहात निघाला त्याला तेथे ब्रम्ह्याचे स्थान अग्नीचे स्थान विष्णूचे महेंद्राचे सूर्याते, चंद्राते, शिवाते आणि कुबेराते अशी स्थाने आढळले धात्याचे विधात्याचे वायूचे आणि हाती पाश असलेल्या महात्म्या वरुणाचे तसेच गायत्रीते, वसुंचे नागराजेते, तसेच गरुडाचे कार्तिकीयाचे धर्माचे अशी स्थाने आढळले नंतर शिष्यांच्या समूहेत मुनीही बाहेर आले मुनींच्या पुढे चालणाऱ्या दैदिप्यमान आगर्चणा पाहून तो वीर क्रांती संपन्न लक्ष्मणाला म्हणाला लक्ष्मण महाबाहू रघुनंदनाने ते येत असता पुढे जाऊन त्यांचे पाय धरले प्रणाम करून धर्मात्मा राम सीता आणि लक्ष्मण यांच्यासह हात जडून उभा राहिला रामाला पोटाशी धरून आसन पाणी इत्यादीने त्याची त्यांनी पूजा केली आणि कुशल प्रश्न उच्चारून ते त्याला बैस म्हणाले अग्नेत आहुती टाकून अर्घ्य देऊन आणि अतिथींची पूजा करून वानप्रस्थ धर्माला अनुसरून त्यांनी त्यांना अगोदर बसवून भोजन दिले धर्मज्ञ हुनी श्रेष्ठ हात जोडून बसलेल्या धर्मज्ञानी रामाला म्हणाले काकूश्या तपस्व्याने यापेक्षा वेगळे वर्तन केले तर परलोकात खोट्या साक्षीदाराप्रमाणे तो आपलेच मांस भक्षण करे धर्माचरण करणारा महारथराजा सर्व लोकाना पूजनी आणि मानपात्र असतो तुम्ही येथे माझे प्रिय अतिथी म्हणून आला आहे असे म्हणून रामाला त्यांनी फळेमुळे आणि अनेक प्रकारची फुले देऊन इच्छेनुसार त्यांची पूजा केली आणि मग अगत सेना म्हणाले हे सोने हिरे यांनी मंडित असलेले दिव्य महान धनुष्य पुरुष वैष्णव धनुष्य आहे ते विश्वकर्म्याने निर्माण केलेले आहेत व्यर्थ न जाणारा सूर्यासारखा तेजस्वी हा ब्रह्मदेवाने दिलेला उत्कृष्ट बाण मला महेंद्राकडून मिळाला आणि हे दोन भाते कधीही न संपणाऱ्या बाणांस मिळाले हे भाते पेटत्या अग्नी सारख्या झगमकणाऱ्या धारधार बाणांनी भरलेले सोन्याच्या म्यानात असलेले सोन्याने मधवलेले हे खडग आहेत त्या धनुष्याने रामा युद्धात मोठमोठ्या असुरांचा संहार करून पूर्वी विष्णूने जशी देवांची राजलक्ष्मी ओढून आणली तशी तू राजलक्ष्मी ओढून आण हे मान्यवरा हे धनुष्य हे दोन भाते हा बाण आणि हे खड्ग इंद्र जसा वज्र स्वीकारतो तसे तो आपल्या ताब्यात घे असे म्हणून तेजस्वी भगवान आगक्ष्याने रामाला ती सर्व आयुधे दिली आणि ते पुढे म्हणाले अरण्यकांडाचा बारावा सर्व समाप्त